नमस्कार कथा झरणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक सात घर बदला बघू गोष्टीचं नाव आहे घर बदला बघू एका गावात धनीराम नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एका लोहाराचं घर होतं लोहार म्हणजे जो लोखंडाची कामं करतो तो आणि उजव्या बाजूला राहत होता एक सुतार सुतार म्हणजे जो लाकडाची काम करतो तो दिवसभर लोहाराच्या घरातून येणारा घणाचा आवाज घण घण असा ऐकून धनीरामचे कान अगदी किटून जायचे दुसऱ्या बाजूला सुताराच्या घरातून लाकूड कापण्याचा आवाज कर कर, कर। धनीरामला त्याचा सुद्धा फार त्रास व्हायचा या दोन्ही आवाजांनी त्याला काही सुचायचं नाही आणि धड झोप सुद्धा यायची नाही काय बर करावं धनीरामनी बेच दिवस विचार केला मग एक दिवस त्यांनी लोहाराला आणि आला, आला बोलावलं आणि सांगितलं तुमच्या घरातून इतका आवाज येतो मला झोप सुद्धा येत नाही तुम्ही दोघांनी आपापली घरं बदला बघू घरं बदलण्याच्या बदल्यात मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन ठीक आहे आम्ही तसंच करू असं म्हणून दोघही तिथून निघून गेले थोड्याच वेळात त्यांनी आपापलं सामान गाड्यांमध्ये भरलं आणि त्यांच्या गाड्या तिथून निघाल्या गाड्यांना निघताना बघून धनिराम अगदी खुश झाला बरं झालं दोघांनी घर रिकामी केली आता मला चांगली झोप येईल असा विचार करून तो झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी धनिरामच्या घराच्या डावीकडून आणि उजवीकडून पुन्हा तेच आवाज यायला लागले धनीरामला काही समजे ना त्यांनी आपल्या नोकराला काय चाललंय हे बघायला पाठवलं परत येऊन नोकऱ्यांनी सांगितलं साहेब दोघांनी घर बदलली लोहाराच्या घरात आता सुतार राहतोय आणि सुताराच्या घरात लोहार <laughs> कशी वाटली गोष्ट घर बदला बघू